स्कंध चौथा अध्याय सोळावा भगवान हरिचे अवतार जन्मेजयाने प्रश्न विचारला हे मुनिश्रेष्ठा हे प्रभो भृगूच्या शापामुळे अद्भुत कर्म करणाऱ्या हरिचे अवतार कसे झाले आणि ते कोणत्या मन्वंतरामध्ये झाले हे धर्मज्ञा हे ब्रम्हनिष्ठा पापाचा नाश करून सर्व प्रकारचे सुख उत्पन्न करणारी जी हरिकथा आपण ऐकली असेल तर ती मला सांगा व्यास म्हणाले हे प्रजाधिपते राजा श्री श्रीहरीचे अवतार मी कथन करतो हे अवतार कोणत्या मन्वंतरामध्ये आणि कोणत्या युगामध्ये झाले आणि नारायणाने कोणते रूप धारण करून कोणते कार्य केले ते सर्व मी सांप्रत तुला संक्षेपाने कथन करतो तू ऐक्य राहता हे राजा चक्षु मन्वंतरामध्ये धर्माचाच प्रत्यक्ष अवतार झाला आणि धर्माचे पुत्र नरनारायण म्हणून भूतलावर प्रसिद्ध झाले नंतर दुसऱ्या युगात वैवस्वत मन्वंतरामध्ये दत्तात्रेयांचा अवतार घेऊन हरि अत्रिपुत्र झाला त्या अत्रीच्या भार्येने वर बांगितल्यामुळे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर हे तीन सूरश्रेष्ठच तिचे दत्तात्रेय नावाने पुत्र झाले पतिव्रतांमध्ये श्रेष्ठ अशी जी साधवी अत्रिभार्या अनुसूया तिने प्रार्थना केल्यामुळे तिन्ही देव तिचे पुत्र झाले ब्रह्मा सोमरूप झाला विष्णू स्वतः दत्तात्रेय झाला आणि दुर्वास मुनी हा रुद्राचा अवतार झाला अशा रीतीने तिन्ही देवांनी अनसुयेचे पुत्रत्व स्वीकारले चौथ्या युगामध्ये देवकार्य सिद्धीस जाण्याकरता दोन प्रकारच्या रूपांनी युक्त आणि मनोहर असा नृसिंह अवतार झाला हिरण्यकशिपूचा वध व्हावा म्हणून भगवान हरिने देवांनाही विस्मय उत्पन्न करणारे असे नरसिंहरूप धारण केले श्रेष्ठ त्रेतायुगामध्ये बलीचे संयमन करण्याकरता भगवान श्रीहरीने कश्यपुनीपासून वामनरूप धारण केले नंतर यज्ञामध्ये त्या वामनरूप धारण करून विष्णूने बलीशी कपट करून त्याचे राज्य हरण केले आणि पातालामध्ये त्याची स्थापना केली एकोणीसाव्या त्रेतायुगामध्ये भगवान हरी परशुराम म्हणून जमदग्नीचा महाबलाढ्यपुत्र झाला तो श्रीमान परशुराम क्षत्रियांचा अंत करणारा सत्यवादी आणि जितेंद्र कश्यपाला त्याने सर्व पृथ्वी अर्पण केली परशुराम म्हणून जो प्रसिद्ध झाला तो अद्भुत कर्म करणाऱ्या हरिचाच अवतार होय त्रेतायुगामध्ये रघुवंशात दशरथ पुत्र राम आणि लक्ष्मण असे नरनारायणाचे अंश म्हणून दोन महाबलाढ्य अवतार भूतला आणि मोठे युद्ध केले हे राजा ह्याप्रमाणे प्रत्येक युगामध्ये प्रकृतीला अनुरूप असे हरी चे अनेक अवतार झाले हे सर्व त्रैलोक्य पूर्णपणे प्रकृतीच्या म्हणजे मायेच्या आधीन आहे ही माया इच्छेप्रमाणे एकसारखी हे जग फिरवीत असते आणि पुरुषाचे प्रिय करण्याकरता ती संपूर्ण जगत निर्माण करीत असते जगाच्या पूर्वी सर्व स्वामी आणि अव्यक्त अशा परमात्म्याने हे चराचर जगत उत्पन्न केले आहे तो भगवान निराधार निस्पृह आणि मायातीत असून उपाधी भेदाने तीन प्रकारांनी भासत आहे त्या आदी मायेचे तो आदी मुख्य स्वरूप आहे उत्पत्ती काहीमुख होते तेव्हा द्वैत भासू लागते विश्वाची उत्पत्ती तीच करीत असते मनोरथ परिपूर्ण करणारी तीन रुपांनी युक्त असलेली तीच विश्व मोहिनी कल्पांत समयी जगताचा संभार करीत असते सारांश तिचे सहाय्य प्राप्त झाल्यानंतरच ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर हे अनुक्रमे जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय तिच्या इच्छेप्रमाणे करीत असतात तिनेच पूर्वी काकुस्त नामक एक नृपश्रेष्ठ उत्पन्न करून दानवांचा पराजय करण्याकरता त्याची एका दिव्य ठिकाणी स्थापना केली ह्याप्रमाणे या, या संसारामध्ये सर्व प्राणी विधितंत्राने नियमित आणि प्रतिबद्ध असल्यामुळे सुखदुखानी युक्त असतात हे राजा असे हे हरीचे अवतार मी तुला निवेदन केले आता तुला काय ऐकण्याची इच्छा आहे अध्याय सोळावा समाप्त